श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय बारावा रघुगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान रघुगण म्हणाला भगवन मी आपल्याला नमस्कार करतो आपण जगताचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केला आहे हे योगेश्वरा आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आणि एका जड ब्राह्मणाच्या वेशाने आपल्या नित्य ज्ञानमय स्वरूपाला लपविले आहे मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो ब्रह्मण जसे तापाने फणफणलेल्या रोगाला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृतुल्य वाटते त्याचप्रमाणे ज्याच्या विवेकबुद्धीला देहाभिमान रूप विषारी सर्पाने दौश केला आहे अशा मला आपले वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे माझ्या शंकांचे निरसन मी आपल्याकडून मागाहून करून घेईन मागा आता मला जो अध्यात्म योगमय उपदेश अगोद सोपा करो सो समझ की माला मोटी उत्कंठा लगली है हे योगेश्वरा अपन जे संगित कि ऊजे उचलने की क्रिया होने श्रम हि दो प्रत्यक्ष आनसुद्धा केवल व्यवहारमूलक है तत्व विचार ही दोनों टिकत नहीं विषयी मजा मनात संभ्रम निर्माण आपल्या या म्हणण्याचे मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही जडभरत म्हणाला हे पृथ्वीपते हा देह पृथ्वीचा विकार आहे <coughs> जेवा हा कोणत्या तरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो त्यावेळी त्याला ओझेवाला इत्यादी नाव पडते याला दोन पाय आहेत त्यावर घोटे पिंडऱ्या गुडघे जांग कंबर वक्षस्थळ मान आणि खांदे हे अवयवी आहेत खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे त्यामध्ये सुद्धा सौवीरराज नावाचा एक पार्थिव विकारच आहे त्यावर आत्मबुद्धी रूप अभिमान धरल्याने तू मी सिंधू देशाचा राजा आहे अशा प्रबळ गर्वाने आंधळा झाला आहेस परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही वास्तविक तू तर मोठा क्रूर आणि उद्धट आहेस तू या बिचाऱ्या दिनदुःखी भोयांना वेठबिगारीने पकडून पालखीला झुंपले आहेस आणि पुन्हा महापुरुषांच्या सभेत आढ्यतेने सांगतोस की मी लोकांचे रक्षण करणार आहे हे तुला शोभत नाही आम्ही पाहतो की संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासूनच उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच दिन होतात निरनिराळ्या कर्मांच्यामुळेच त्यांची वेगवेगळी नावे पडली आहेत या शिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे हे सांग पाहू याचप्रमाणे पृथ्वी शब्दाचा व्यवहार सुद्धा मिथ्या आहे कारण ही आपले उपादान कारण असलेल्या सूक्ष्म परणा परमाणूंमध्ये विलीन होऊन जाते आणि ज्यांच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीरूप कार्याची सिद्धी होते ते परमाणू मनानेच अज्ञानाय अज्ञानाने कल्पलेले आहेत तसेच जे काही कृष जाड लहान मोठे कार्यकारण चेतन अचेतन इत्यादी द्वैत दिसते ते सुद्धा द्रव्य स्वभाव आशय काल कर्म इत्यादी नावे असलेले भगवंतांच्या मायेचे विशुद्ध परमार्थरूप अद्वितीय तसेच आत बाहेर या भेदाव्यतरिक्त परिपूर्ण ज्ञान हीच सत्यवस्तू आहे ते सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे त्याचेच नाव भगवान असून पंडित वासुदेव अे मनत रघुगणा महापुरुष चरणधुड़त आप नावन निघालाशिवाय केवल तप यज्ञादी वैदिक कर्में, दान गृहस्थोचित धर्मानुष्ठान वेदाध्ययन कि अग्नि अथवा सूर्य उपासना अशा को ही साधना ने ज्ञान प्राप्त हो कारण महापुरुषांच्या समुदायात नेहमी पवित्रकीर्ती श्रीहरींच्या गुणांची चर्चा होत असते त्यामुळे विषयवार्ता त्यांच्याजवळ फिरकतही नाही आणि जेव्हा भगवतकथेचे नेहमी सेवन केली जात केले जाते तेव्हा ते मुमुक्षूंच्या शुद्धबुद्धीला भगवान वासुदेवांमध्ये स्थिर करते पूर्वजन्मी मी भरतनावाचा राजा होतो ऐहिक आणि पारमार्थिक विषयांपासून विरक्त होऊन भगवंतांची आराधनाच करीत असे तरी सुद्धा एका हरिणात आसक्त झाल्याने मला परमार्थ परमार्थपासून भ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी हरिण भावे लागले परंतु भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या प्रभावाने त्या हरिण जोनीमध्ये सुद्धा माझ्या पूर्वजन्मीच्या स्मृती नाहीशी झाली नाही म्हणूनच मी आता जनसंपर्काला भिरून नेहमी अनासक्त राहून गुप्तरूपानेच विहार करीत असतो तात्पर्य विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खड्गाच्या योगाने मनुष्याने या लोकातच मोहबंधने लिलांचे कथन आणि श्रवण यांनी भगवत स्मृती कायम राहिल्या कारणाने तो सहजपणे संसार मार्ग पार करून भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो इति श्रीमद्भागवते महापुराने पारमहश्याम संहितायां पंचमस्कंधे ब्राह्मणरघुगण संवाद द्वादशोध्याय श्रीकृष्णारणमस्त हरे नम